पुस्तक आरोग्याची खिल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे पाणी शरीर टिकवून धरण्याच्या हवेच्या खालोखाल पाण्याला महत्व आहे हवेशिवाय मनुष्य काही क्षणच जगू शकतो पाण्याशिवाय कित्येक दिवस काढता येतात पाण्याची अतिशय गरज असल्यामुळे निसर्गाने पाणीसुद्धा पुष्कळ प्रमाणात पुरविले आहे पाणी नसलेल्या मरूभूमीत मनुष्य वस्ती करू शकत नाही म्हणून सहाराच्या रणासारख्या प्रदेशात वस्ती काही आढळून नाही प्रत्येक माणसाने आरोग्य सांभाळण्याकरता पाच रत्तल सव्वा दोन लिटर पाणी पोटात जाईल इतका द्रव घेतला पाहिजे पाणी स्वच्छ असले पाहिजे पुष्कळ ठिकाणी पाणी स्वच्छ नसते विहिरीचे पाणी पिण्यात धोका असतो उथळ विहिरीचे किंवा ज्यात मनुष्य उतरू शकतो अशा विहिरीचे पाणी पिण्याला लायक नसते दुःखाची गोष्ट अशी की अमुक पाणी पिण्याजोगे आहे की नाही हे डोळे नेहमीच दाखवू शकत नाही स्वादही दाखवू शकत नाही नजरेला आणि स्वादाला शुद्ध वाटणारे पाणी विषारी असण्याचाही संभव आहे म्हणून अनोळखी विहिरीचे किंवा अनोळखी घरातले पाणी न पिण्याची प्रथा ठेवलेली बरी बंगाल प्रांतात तलाव असतात त्यांचे पाणी पुष्कळ वेळा पिण्यासारखे नसते मोठ्या नद्या स्टीमर आणि गलबत्ते ए जा करीत असतात अशांचे पाणी पिण्यालायक नसते तरीसुद्धा करोडे माणसे पाणी पिऊन गुजरा करतात ही अगदी खरी गोष्ट आहे तथापि ते अनुकरणीय मानू नये निसर्गाने जीवनशक्ती मोठ्या प्रमाणात दिली नसती तर मनुष्य ज्या स्वैरितीने वागतो त्यायोगे त्याचा केव्हाच लोप झाला असता आपण याठिकाणी पाण्याचा आरोग्याशी काय संबंध हो। ते पाळतो आहो जेथे पाण्याच्या शुद्धीपणाविषयी शंका असेल तेथील पाणी उकळून प्यावे याचा अर्थ असा की मनुष्याने आपले पिण्याचे पाणी आपल्याबरोबर वागवावे असंख्य माणसे धर्म म्हणून प्रवासात पाणी पित नाही अज्ञानी माणसे जे धर्माच्या नावाने करतात तेच आरोग्याचे नियम जाणणाऱ्यांनी करता का करू नये पाणी गाळून घेण्याची प्रथा प्रशंसनीय आहे त्यामुळे पाण्यातला कचरा निघून जातो पाण्यातले सूक्ष्म जंतू मात्र त्याने जात नाही त्यांचा नाश करण्याकरता पाणी उकळण्या वाचून नाही गाळणे नेहमी स्वच्छ त्याला भोके नसावेत